पुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्यापाटील प्रकरण सोळावे आठवणींची शिदोरी जीवन म्हणजे अनुभवांची आठवणींची शिदोरी असते जी शिदोरी आपल्याला आयुष्यभर साथ करीत असते या शिदोरीतला प्रत्येक घास डोळ्यात अश्रू आणत असतो हे अश्रू कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे असतात आपण ज्या वयात एखादी गोष्ट करतो त्या वयात ती गोष्ट करताना आपल्या बुद्धीच्या क्षमतेने करत असतो जेव्हा आपण त्या वयातून बाहेर पडून थोडे मोठे होतो तेव्हा मनात नकळत येऊन जाते यापेक्षा आपण अधिक चांगले करू शकलो असतो कधी आपण एखाद्या तजो ओराशी बाळगतो त्या पद्धतीने जीवन जगायला सुरुवातही करतो मोडेन पण वागणार नाही अशी घोषणाही करतो ती परिस्थिती येते निघून जाते नंतर मात्र वाटत राहते त्यावेळी आपण थोडे झुकले असतो तर आज वेगळे काहीतरी असतो खरंतर यालाच म्हणतात जीवन ज्या जीवनात दुःख नाही आनंद अडचणी नाहीत मान अपमान नाही ते जीवन अळणी असते कारण वरील घटना आयुष्यात आल्या तरच माणूस झगडायला संकटांना सामोरे जाण्यास तयार होईल आयुष्याच्या संध्याकाळी अशा अनेक आठवणींनी मन उचंबळून येते पटकन डोळ्यांसमोर येते गावातील जत्रा आणि जत्रेत भेटलेले गुरुजी वर्गात अत्यंत कडक असणारे गुरुजी जत्रेत मायेचा झरा होऊन जायचे त्यांचे हसत हसत बोलणे मनाला भुरळ घालायचे घरात आलेले दूरदृतीचे पाहुणे हातावर पैसे ठेवायचे थे। बऱ्याच वेळा हातात पडलेले पैसे दादा दम देऊन घ्यायचा तेव्हा वाटायचे मोठा झाल्यावर दादाला सोडायचे नाही पण तेवढ्यापुरतेच असायचे दादाला हाक मारल्याशिवाय करमत नसायचे वास्तवात कधी आपण चारचाकी घेऊ की, की नाही याची कल्पना नसायची पण जत्रेत मात्र खेळण्यातल्या एकापेक्षा एक गाड्या खरेदी करण्याची झुंबड लागायची देवाचा खिरीचा प्रसाद वर्षभर तोंडात गोडी ठेवायचा आई नेहमी देवाचा प्रसाद कसाही केला तरी त्याला गोडी असतेच कारण देवाचे प्रेम त्यात मिसळलेले असते आईचे शब्द आणि देवाचा प्रसाद दोन्हीही मनात आर पार कोरले गेले आहे जीवनात या ज्ञानाशिवाय आनंदाशिवाय माणसाला वेगळं काय हवं असतं माणसं येतात निघून जातात पण काही मात्र मनावर कायमची काहीतरी कोरून जातात तर काही आघात करून निघून जातात माणूस गरीबी जीवन जगत असताना तो जमिनीवर असतो परंतु पैसा येताच तो हवेत बरारी मारतो तो इतका उंच जातो की त्याला खाली पाहायला वेळच मिळत नाही स्वतःला श्रीमंत समजणाऱ्या प्रत्येकाला दुसरा माणूस त्याच्याकडे आल्यावर तो आपल्याकडे पैशासाठीच आला आहे असे वाटत असत त्याच्याशी नाही, पैशाच्या मस्तीचे शब्द त्याच्या तोंडातून तुन बाहेर पडत असतात दुसऱ्याचे मन समस्या समजवून घेण्यासाठी त्याच्याकड़ वेळ नसतो ज्यामध्ये पैसा मिळणार आहे अशा गोष्टींना वेळ द्यायला या माणसांना खूप वेळ असतो म्हणून नेहमी ते फायद्या तोट्याच्या गोष्टीचा विचार करत असतात त्यासाठी स्वतःच्या मुलांनाही ते पैसा नाही, उच्च शिक्षणापासून ना वंचित ठेवतात अशा माणसांच्याकडे आपण जेव्हा आपली अडचण घेऊन जातो तेव्हा आपल्या अडचणींचा फायदा घेऊन इतरांच्यापुढे आपला अपमान करण्यात त्यांना खूप मजा येत अशा पद्धतीचा मनावर झालि कधीही पुषला जात नाही रेडिओचे टेपचे बालमनाला खूप आकर्षण वाटायचे त्यावेळी डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोच नावाचे गाणे अतिशय गाजले होते गाण्याचा अर्थ समजत नव्हता परंतु ती गाणे कुणाच्या लग्नात लावलेले कानावर आले की मन आपोआपच त्या गाण्याकडे आकर्षले जात होते अशाच एका लग्नात हे गाणे लागले होते त्याच्या आकर्षणाने बालमनाने लग्नाच्या मंडपापर्यंत नेले त्या मंडपात गाण्याच्या तालावर काही हिपी कटवाले बेहोशहून नासत होते सर्वत्र मंडपाच्या खांबाला ट्यूब लावल्या होत्या मंडपात येताच त्या गाण्याने धुंदी चढली चालत चालत ट्यूबच्या खांबाजवळ येऊन नाच पाहत असताना डावा हात ट्यूबच्या जवळ कधी गेला समजले नाही क्षणात फट्टा आवाज झाला सर्वत्र अंधार दाटला पुढे जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा समोर डोळे लाले लाल झालेले वडील बसले होते आईने तोंडाला पदर लावला होता आणि मंडपाला हसत म्हणत होता डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोय हा अनुभव आजही ते गाणे लागल्यावर अंगावर सरकन काटा आणतो आणि मग गाण्याच्या पुढच्या बाई येडा दसतोय या ओळी आठवण हसायला येत आपल्या जीवनात आपण अमूक करायची तमूक करावायची असं ठरवितो पण जीवनातल्या विविध संघर्षात परिस्थिती अशा वळणावर आणून ठे ठरवियराजूनी बाजूला ठवाव लागत कवी सुरक्षभट म्हणतात एक एक युद्ध माझ्या मी हरलो तरीही मला अजिंक्य कलि के माझ्या पराभवानी जेव्हा पराभूत होऊनही आपण जिंकतो तेव्हा जीवनाला वेगळीच चव येत त्या दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ होती सर्वत्र पहाटेपासूनच फटाक्यांचे आवाज येत होते सर्वांच्या घरात उठणे वासाचं साबण याने अभ्यंग स्नान चालले होते आईने भड्या पहाटे उठवून दारात पोत्यांच्या केलेल्या आडोशाला नेले तेथे ते दगडावर उभे करून चुलीवर तापलेल्या कडक पाण्याने छोट्या दगडाने घासून आंघोळ घातली पाहुण्यांनी वापरलेले आमच्या हिशोबाने नवीन कपडे अंगावर चढवले साहजिकच शर्ट लांबच राहायचा हाफ पॅन्ट जी कमरेतल्या दोराला अडकावी लागे अशा थाटात इतरांनी उडलेल्या फटाक्यांच्या जवळ जाऊन न उड़ालेले फटाके घेऊन आमची दिवाई साजरी व्हायची कधीकधी एखादा पाहुणा खराब झालि दिवाईचे पदार पदार्थ टाकून देण्याऐवजी तपदार्थ आमच्यासाठी आणून थोडेफार पुण्य पदरात पाडून घ्यायचा आज दिवाळी आली की दिवसांची आठवण होते बाथरूममध्ये पडलि चार चार प्रकारचे साबण विविध पदार्थ हजारो रुपयांचे फटाके घरात इतरत्र पडलि असतात त्यांना हात लावताना एखादा न कळत त्यावर पडून पूर्वीची आठवण देत राहतो तेव्हा म्हणाला वाटत आपल्या वाटला आलेलं दुःख आपल्याच वाट्याला का तेव्हा हृदयाच्या गाभाऱ्यातून उत्तर मिळते तुझ्यात सहन करण्याची ताकद आहे म्हणून